पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील भाग दुसरा मुंबईत विद्याभ्यास व आरंभीची नोकरी मातृवियोग व विवाह स्वतःच्या वयाला अकरावे वर्ष होते यावेळी आमच्या वनसना नुकते नववेच वर्ष लागले होते यावर्षी वनसनचे लग्न झाले त्यांना आजऱ्यास फडणीसांच्या घरी दिल्या होत्या पुढे एक वर्षाने स्वतःच्या वयाला अकराव्या वर्ष संपून बाराव्या वर्ष लागताच आमच्या सासूबाई आठव्या खेपेस कमी दिवसाच्या बाळंतहून लागलीच वारल्या मग पुढे स्वतःला व कीर्तनांच्या मुलांना कोल्हापूर येथील इंग्रजी शाळेत घातले त्यावेळी कृष्णाजी चाफाजी हे इंग्रजी शिक्षक होते या सुमारास मामानजीचे दुसरे लग्न झाले व स्वतः तेराव्या वर्ष लागताच मोरोपंत दांडेकर नावाच्या वाईतील एक कुटुंबवत्सलसदग्रहस्तांची मुलगी सखूबाई हिच्याशी सन अठराशे मध्ये स्वतःचा विवाह कला या दांडेकरांची वडील मुलगी तात्यासाहेब घोरपडे इचलकरंजीकर यांना दिली होती श्री यशोदाबाई उर्फ वहिनीसाहेब घोरफडे अजमासेोणीशे तीन साली वारल्या यांची दुसरी मुलगी कोल्हापुराची जोशीराव यांच्याकडे दिली होती तिसरी मुलगी आजरेकर फडणीस यांच्याकडे दिली होती व चौथी सकुबाई आमच्याकडे दिली होती स्वतःचा विवाह झाल्यावर कीर्तने चौगे बंधू व स्वतः मिळून ही सर्व मंडळी मुंबईत शिकण्यास गेली मुंबईत शिकण्याचा हट्ट व रवानगी कोल्हापूरच्या शाळेत वर्ष म्हणजे अठराशे सालापर्यंत अभ्यास झाल्यावर आता आम्हाला पुढील अभ्यासाकरता मुंबईच पाठवा असे म्हणून दररोज आबासाहेब किर्तने मागे स्वतः अगदी तगादा लागला आमचे मा म्हणजे स्वतःला कधीसुद्धा कडकपणाने वागवत नसत किंवा रागे भरत नसत तथापि त्यांच्यापुढे आपण जातीने जाऊन काही गोष्ट विचारायची किंवा मागावायची नाही अशी लहानपणापासून शेवटपर्यंत स्वतःची वैवाट असता होई त्या सर्व गोष्टी निरोपानुरुपी दुसऱ्याजवळून कराव्याच्या एखाद्या वेळी समक्ष बोलण्याचा प्रसंग आलाच तर अगदी थोड्या शब्दांत मर्यादेन बोलावा जेवणाच्या वेळेशिवाय इतर केव्हाही मामांजीच्या समोर स्वतःला बसणे माहित हो नव्हते कधी समक्ष बोलण्याची काम पडलेच तर उभे राहून तेवढ्यापुरते बोलावायचे की लागलेच आपल्या कामाला जावायचे हीच तरा लहानपणी असल्यामुळे मुंबईत शिकाव्यात जाण्याचे स्वतःच्या मनात जरी इतके भरले होते तरी या भिडस्ता स्वभावामुळेच मामाजीच्या समोर आपण येऊन कधीच बोलण्यास झीट झाला नाही म्हणून प्रत्येक दिवशी आपण लवकर निघून उठल्यावर आबासाहेब कीर्तने यांच्या खुलच्या जाऊन उभे राहावयाचे व ते उठून बाहेर येण्याबरोबर त्यांना म्हणावायचे की आबासाहेब आम्हाला मुंबईला केव्हा पाठविणार भाऊसाहेबांना सांगून आम्हाला सगळ्या जणांना मुंबईला शिकवायला पाठवा याप्रमाणे दोन तीन महिने अगदी नेमानी स्वतः आबासाहेबांना म्हणून त्यांची पाठ पुरविली मग त्यांनी व बामनजींनी विचार करून विनायकराव बळवंतराव निळकंठराव त्रिंबकराव व स्वतः अशा पाच जणांस एक गडी व ब्राह्मण बरोबर देऊन अठराशे साली मुंबईस अभ्यासाकरता पाठविले मॅट्रिक बीए व सुवर्णपदक तेथे गेल्यावर तीनच वर्षांनी म्हणजे अठराशे साली मुंबई युनिव्हर्सिटीची मॅट्रिक्युलेशन परीक्षा दिली व त्यापूर्वी एलिफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम 10 मग पंधरा नंतर 20 रुपयांची स्कॉलरशिप मिळू लागली होती मॅट्रिक्युलेशन परीक्षेत पास झाल्यावर पहिली तीन वर्ष ज्युनियर व पुढील तीन वर्ष सिनियर युनिव्हर्सिटीने केली होती व त्यावेळी स्वतःला पहिल्याने साठ रुपये व मागून एकशे रुपये दरमा फेलोशिप मिळत असे मॅट्रिक्युलेशन परीक्षेपासून स्वतःचा नंबर पुढील सर्व परीक्षेत पहिला असे अठराशे साली स्वताची लिटल गोडची परीक्षा होऊन अठराशे बासष्ट सालात बीएची परीक्षा पास झाली व त्याच साली इतिहास व अर्थशास्त्र या विषयांची ऑनर्सची परीक्षा होऊन सोन्याचे पदक व दोनशे रुपयांची पुस्तके बक्षीस मिळाली आणि अठराशे सालात एम एग्री मिळाली याचवेळी म्हणजे अठराशे साली मुंबईस इंदू प्रकाशपत्र निघाले व त्याच्या चालकांनी इंग्रजी बाजूच्या एडिटरचे काम स्वतःवर सोपविले व त्याप्रमाणे अभ्यासक्रम सांभाळून हे कामही उत्तम रीतीने चालविले पहिल्याच वर्षी पानिपतच्या लढाईचा शांत सावत्सारिक दिवस या विषयावर एक अग्रलेख लिहिला या लेखात दिसून येणारी ऐतिहासिक दृष्टी व देश प्रीती यामुळे सर्व जगाचे लक्ष या पत्राकडे लागले दिसे हा प्रशंचा अभ्यास चालू असता त्याच कॉलेजात वर्ग शिकविण्याचे काम असे कोणत्याही कामात कसर व्हावायची नाही असे असल्यामुळे शिकविण्याच्या विषयासंबंधाने फार वाचावायचे असे या सर्व गोष्टींचा परिणाम डोळ्यावर होऊन अठराशे चौसष्ट साली स्वतःचे डोळे बिघडून अगदी दिसेनसे झाले व ते पुढे सहा महिनेपर्यंत हिरव्या पट्ट्यांनी बांधलेले होते डॉक्टर भाऊ दाजी यांनी डोळे उघडून मुळीच पाहायचे नाही अशी स्वतःला निश्चून दिली होती दररोज सकाळी कोणीतरी मित्राने स्वतःला हातात धरून भाऊ दाजींच्या घरी न्यावायचे व तेथे गेल्यावर डॉक्टर आपल्या हाताने डोळे सोडून धुवून व औषध घालून पुन्हा पट्टा एलएलबी मध्ये पहिला नंबर व सोन्याचे घड्याळ बक्षीस याप्रमाणे सहा महिनेपर्यंत स्वतः डोळ्याचा इतका त्रास सोसला पण अभ्यासक्रम सोडला नाही डोळे दुखत असता काही सहाध्यायी मित्रमंडळींनी पाळीपाळीने वाचावे व वा स्वतः ऐकावे असा क्रम चालू होता हा डोळ्यांचा दुखरेपणा कमी जास्त प्रमाणाने अखेरपर्यंत होताच पुढे स्वतःच्या एलएलबीच्या परीक्षा ऑनरसुद्धा पास होऊन त्यातही नंबर पहिला आला यापूर्वी एलफिन्स्टन कॉलेजात इंग्लिश शिकविण्याचे जे काम केले त्याबद्दल त्यावेळीच्या कॉलेजच प्रिन्सिपॉल मिस्टर चॅटफिल्ड इतर प्रोफेसर व विद्यार्थी यांनी मिळून एक तीनशे रुपयांच्या सोन्याच घड्याळ दिले आहे। न्यायाधीश झाल तरी मर्यादा कायम अठराशे सहासष्ट साली पुण्यास शाळा खात्यातील अॅक्टिंग मराठी ट्रान्सलेटरच्या जा जागी स्वतःची दोनशे रुपयांवर नेमणूक झाली पुढे अक्कलकोटास काही दिवस कारभाराचे व कोल्हापुरात न्यायाधीशाचे काम करून पुन्हा अठराशे ते अठराशे एकाहत्तरपर्यंत मुंबईच्या एलफिस्टल फिस्टल कॉलेजात चारशे रुपये दरमहावर इंग्लिश प्रोफेसरांच्या जागी काम केले या कामावर असताना हायकोर्टात टर्म भरून एडव्होकेटची परीक्षा दिली व त्यातही उत्तम विजय मिळविला मध्यंतरी कोल्हापुरात न्यायाधीशाच्या जागी स्वतःची नेमणूक झाली तेव्हा आमचे मामंजी खासगी कारभाराच्या जागेवर होते स्वतःची बदली कोल्हापुरात झाली तरी स्वतःच्या लहानपणापासूनच्या भिडस्त व मर्यादेच्या वागणुकीत काही अंतर पडले नाही विद्यार्थी स्थितीप्रमाणेच यावेळीही कधी कोणावर न रागावता व कोणाशी विशेष न बोलता होईल तितकी मुकाट्याने आपली कामे करावायची व करवून घ्यावायची असा आक्रम असे न्यायाचे निस्पृह काम कोल्हापुरी मामंजीची वस्ती पुष्कळ वर्ष असल्याने चांगले चांगले पुष्कळ लोक त्यांचे मित्र असत शिवाय विशेष घरोब्याच्या परक्या माणसांची भीड पडण्याचाही पुष्कळ संभव असे तथापि स्वतःची कामकाजात सर्व तऱ्हेने व चोखपणा असल्याने कोणाचीही भीड चालावायची नाही हे मामंजीना माहीत होते व त्यामुळे कोणी कसेही मनुष्य कामासंबंधी काही विचारण्यास आले तर त्याबद्दल आपला शब्द खर्ची घालण्याचे मामंजी साफ नाकारीत तथापि स्वतः कोल्हापूरी जाऊन न्यायाधीशाचे काम पाहू लागल्यास महिना सवा महिना झाल्यावर एके दिवशी कोर्टापुढे एक खटला आला त्यातील प्रतिवादी मोठ्या कुळातील घरंदाज असून मामनजीच्या विशेष परिचयाचे होते शिवाय त्यांचा अगदी दूरच्या नात्याचा काही संबंधही होता त्यांनी घरी येऊन मामनजींना अशी भेट घातली की माझ्याकरता आपण दोन शब्द माधवरावांच्या जवळ खर्ची घालावेच आपल्याला हे आवडणार नाही हे मी समजतो पण आपल्याला संकट वाटेल असे मी बोलण्यास सांगतच नाही माझ्याविषयी शब्द टाकवायचा म्हणजे इतकाच की फुरसतीच्या वेळी माझे सर्व कागद एक वेळ वाचवून पाहावेत व वा स्वस्तपणे माझी सर्व हकीकत ऐकून घ्यावी याशिवाय माझे दुसरे काही म्हणणे नाही एकदा हे सर्व ऐकले म्हणजे मग रास्त दिसेल तो निकाल द्यावा एवढे माझ्यासाठी आपण शब्द बोलावे असा अतिशय गळ घातल्यामुळेच मामनजींनी कबूल केले आणि स्वतः बसावयाचे होते त्या माडीवर मामंजी त्या गृहस्थांना घेऊन गेले मामंजींना पाहिल्याबरोबर स्वतः उठून उभे राहून ते दोघे खाली बसल्यावर स्वतः बसणे झाले मामनजी म्हणाले हे काही सांगण्यास आले आहेत यांचे म्हणणे ऐकून घ्या स्वतः काहीच उत्तर दिले नाही हे पाहून ते गृहस्थ बोलू लागले आणि म्हणाले मी आज काही कागदपत्र आणले नाहीत फुर्सत असेल तर आणवी वडिलांची भीड मांडली नाही तेव्हा सांगितले आज मला लिहिण्याचे काम बरेच आहे फुर्सतीचा वेळ असेल तो मी आपल्याला कळवीन हे ऐकल्यावर ते ग्रस्त म्हणाले बरे तर मला वेळ कळल्याबरोबर मी पुनाई येईन आता जातो असे म्हणून त्यांनी नमस्कार केला व ते उठून गेले मग बावनजी खाली जाण्यास उठले तेव्हा स्वतःही उठून त्यांना हळूच मर्यादेने पण स्पष्ट शब्दांनी सांगितले की मी येथे कामावर आलो आहे सर्व कोल्हापूर आपले आहे व जो तो येऊन आपल्या कामाबद्दल भीड घाल असा प्रकार न झाला तर बरे नाहीतर आपल्यास त्रास होईल म्हणून मला येथून दुसरीकडे बदली करून घ्यावी लागेल कोणत्याही पक्षकाराचे काम घरी पहावेचे नाही किंवा त्याचे बोलणे खासगीरितीने ऐकावेचे नाही असा माझा नियम आहे मा तो आपण चालवावा याप्रमाणे बोलणे झाल्यावर पुढे तीन चार महिने कोल्हापुरातच काम केले पण अशी पुन्हा वेळ आली नाही पहिल्या पत्नीच्या मृत्यूचे दुःख पुढे पुण्यास येईपर्यंत मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्रोफेसरचे काम केले अठराशे एकाहत्तरच्या नोव्हेंबरमध्ये पुण्यास आठशे रुपये दरमहावर सदर अमीनच्या फर्स्ट क्लास सब जज जागेवर कायमची नेमणूक झाली इस्वी सन अठराशे साली स्वतःचे पहिले कुटुंब वारले या पुण्यात आल्यापासून काही महिने जीर्णजोडाणे आजारीच असत गणेश शास्त्री साकुर्डेकर यांची औषधे व काढा सुरू होता तरी त्यांचे दुखणे दिवसेंदिवस न हटता जे पहिल्यांदा पाच सात महिने साधे असे वाटत होते त्यांचे डॉक्टर व वा वैद्य यांनी क्षय असे नाव ठेवले या दुखण्यात स्वतःला अतिशय दगदग व जागरणे पडली कोर्टाचे काम सांभाळून दिवसावर रात्रभर वेळच्या वेळी आपल्या हाताने औषध देणे व जागरण करणे किती कठीण आहे हे ज्याला त्याबद्दलचा अनुभव असेल त्यालाच कळेल सौरवाबाईंचा स्वभाव अतिशय गरीब व मनमिळावू असल्यामुळे स्वतःचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम होते त्यामुळे त्यांच्या आजारात होईल तितके काम आपण करावायचे असा स्वतःचा निश्चय असे पुष्कळ औषधोपचार केले पण त्याचा काहीही एक उपयोग न होता कार्तिक शुद्ध सहा शके सतराशे म्हणजे अठराशे साली त्या इलोक सोडून गेल्या त्या गेल्यावर एक वर्षभर स्वतःला अतिशय दुःख झाले त्यांच्याकरीत्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय एक दिवसही गेला नाही रात्री जेवण झाल्यापासून झोप लागेपर्यंत तुकारामाच्या अभंगाचे जा वाचन चालत अभंगा असे अभंग करुणापर प्रेमळ की तोच तो दोन चार वेळ म्हणावयास सांगावायचे व गही असे चाले पण माझे लग्न झाल्यावर माझ्या शिकण्याकडे संध्याकाळचा तास दीडतास जात असे माझ्या लग्नाची व पुढील हकीकत मी सविस्तर लिहित आहे पण त्यापूर्वी माझ्या माहेरच्या घराण्याशी थोडीशी हकीकत दिली तर काही गैर दिसणार नाही असे वाटून ती मी अगदी संक्षेपाने येथे देत आह कुर्लेकरांकडील माझे माहेर माझे माहेर म्हणजे सातारा जिल्ह्यापैकी खानापूर तालुक्यात मौजे देवराष्ट्र येथे राहणारे कुर्लेकर हि होय कुर्लेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील नवरे गावच राहणारे असून देशात आल्यावर प्रथम औंदाजवळ राजाचे कुर्ले या गावी येऊन राहिले व त्या गावावरून याचे कुर्लेकर असे नाव पडले याचे मूळ पुरुष बाळंभट चिपोळकर नावाचे होते त्यांना दोन मुलगे होते कुरल्यास राहू लागून काही दिवस झाल्यावर या दोघा मुलांनी शिपायचे गुणांपैकी घोड्यावर बसण्याचा बराच अभ्यास केला या दोघाही भावांचा स्वभाव धाडशी असल्यामुळे त्यांना एक जागी बसून चैन पडेना कुठेतरी चांगल्या दरबारी जाऊन पराक्रम करावा व आपल्या चांगल्या गुणांनी उदयास यावे असे त्यांच्या मनाने घेतल्यावर ते दोघेही पडत्या आज्ञा घेतल्यासारखे वडिलांची आज्ञा घेऊन पुण्यास निघून गेले तेथे आपल्या अंगच्या गुणांनी प्रथम त्यांनी आपली पागेत भरती करून घेतली व पुढे ते एका मोठ्या पागेचे अधिकारी झाले पागेसाठी देवराष्ट्रे गाव इनाम सन 1760 साठ ते सुमारास ही पागा देवराष्ट्रे गावीच राहू देण्याचा ठराव होऊन तो सबंद गाव त्यांनी पागेकडे मिळविला पूर्वी देवराष्ट्रे या गावी पंतप्रतिनिधी यांचे ठाणे होते पण त्यांच्यावर पेशव्यांची नाराजी झाल्यामुळे पेशव्यांनी त्यांचे ठाणे उठवून लावले व तो गाव पागेकडे लावून दिला आणि बांधवराव बल्लाळ यांनी कुर्लेकर बंधुद्वयापैकी पुढील बंधूचा नावे सनद करून दिली कुरलेकर भावांनी रणांगणात देह ठेवला पुढे ही जागा पटवर्धन पतकात सामील झाली मैसूर व कर्नाटक या प्रांतात स्वारी जाण्याचे प्रसंग अनेक वेळी येऊन या बंधुद्वारापैकी पुढील बंधू बाजी पंत हे किलूरच्या हल्ल्यात कामास आले व बंधू मानको पंतही शिरोळ घुमटाचे मोर्चात गोळी लागून पडले त्या दोघांनी निरनिराळ्या ठिकाणी आपल्या गुन्हाने व पराक्रमाने इनामे संपादन केलेली अद्यापी कुर्लेकर मंडळी उपभोगीत आहेत यांनी गुजरातीत गायकवाडी झाल्यानंतर असाम्या व इनामे मिळवली होती पण हे दोघे निर्वतल्यावर तिकडल्या उत्पन्नासंबंधाने खटपट करण्यास कोणी राहिले नाही वर, वर सांगितल्याप्रमाणे वडील बंधू बाजीपंत कितूरच्या हल्ल्यात कामास आले त्यावेळी त्यांचे कुटुंब गोपीगाबाईया गरदर होत्या त्या बाळंतून मुलगा झाला त्याचे नाव गणपतराव भाऊ असे ठेवले पुढे या मुलाचे नाव पेशव्यांच्या दरबारी दाखल पूर्वी बाजी पंतांनी संपादन केलेली इनामे असाम्या व पागा आता यापुढे गणपतराव भाऊ यांच्या नावे चलविण्याविषयी हुकूम झाला माझे पंजोबा व आजोबा हे गणपतराव भाऊ माझे सक्के पंजे होते हे मोठे बाणेदार सिपाई होते हे शंकर उपासक व दृढनिश्चय होते तथापी वृत्तीफार भाविक असे हे मोठे मातृभक्त होते पूर्व वयात एकेवेळी आपल्या मातोश्रीला ते रागामध्ये काही दुरुत्तर बोलले याबद्दल घटका त्यांना फार पश्चाताप आपल्या गावी एक सागरेश्वर नावाचे जागृत शिवालय आहे तेथे जाऊन आपल्या जिवेचा शेंडा का पुन तो त्यांनी सांबाच्या पिंडीवर वाहिला व वा, मातोश्रीला दुर्वचन बोलविण्यापेक्षा मला मुके केले असतेस तर बरे झाले असते असे म्हणून त्यांनी सांबा साष्टांग नमस्कार घातलं हे कृत्य जवळ असलेल्या म्हातारा गुरुवाने पाहताच चटकन पुढे येऊन त्याने सांबाच्या पिंडीवरील जिवेचा तुकडा उचलून घेतला व अंगाऱ्यात बुडवून गणपतराव भाऊंच्या जिवेला चिकटवून दिला व पुन्हा असे करीत जाऊ नका तू जवळ असताना असे कसे होऊ दिलेस असा तुमच्या मातोश्रीचा अभिश्राप आला असताना असे तो म्हणाला नुसता अंगारात बुडवून शिटकलेला तुकडा चांगला जडून बसला असे सांगतात असो यांचा व चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांचा ऋणानुबंध फार असल्यामुळे पटवर्धनांनी आपली बहीण यांना दिली होती गणपतराव भाऊंना माणिकराव आबा नावाचे एकुलते एक पुत्र होते हेच माझे आजोबा होत आबांना माझ्या वडिलांसुद्धा चार पुत्र व दोन कन्या झाल्या आबांनी म्हणण्यासारखा काही पराक्रम केला नाही होते तेच इनाम व उत्पन्न सांभाळून ते आपला सर्व देवीच्या पूजन अर्चनातच घालवित असत संसारातील सर्व कामे आमच्या आजीबाईच दक्षतेने पाहत असत माझे वडील धार्मिक निश्चय व माने चौगाळ पुत्रांपैकी माझे वडील माधवराव अण्णासाहेब यांच्यावरच त्यांचे वडील व मातोश्री यांची मर्जी फार असे कारण ते स्वभावने जरी तापत असत तरी आपल्या घराण्याच्या लौकिकाला व सजारी बाण्याला शोभेल अशी इब्रतीची व गंभीरपणाची त्यांची वागणूक असे व आपल्या घराण्याचा त्यांना मोठा अभिमान असे ते मनाचे अतिशय उदार व धार्मिक वृत्तेजय असे यांचा भरोसा सर्वस्वी देवावर असे आनंदाच्या किंवा दुःखाच्या वेळी त्यांच्या मनाची उचंबळ किंवा डळमळ कधी झाली नाही ते स्थिर मनाने व निश्चयाने देवावर भरिवाळ टाकून तो ठेवील त्या स्थितीत शांतपणाने रहावे अशा समजुतेने चालत तथापि ते मोठे निश्चयी व दीर्घ प्रयत्न होते कितीही त्रास झाला तरी निराश होऊन हातचे काम सोडित नसत त्यांना ज्ञानेश्वरी व वा अमृतानुभव वाचण्याचा अतिशय नाद असे आपल्या मित्रमंडळीबरोबर अद्वैत मताबद्दल ते वारंवार विचार व चर्चा करीत असत ते फार माणी धोरणी व मोठे मुत्सदी असत सुद्धा त्यांना आम्ही सात मुले चौघे मुलगे व तीन मुली होतो आमच्या आईला एकंदर वीस अपत्य झाली पण त्यापैकी आम्ही सात जणच कायती वाचली वैद्यकीय जाणणारी माझी आई माझी आई मिरज येथील राघोपंत भाऊ करमरकर प्रसिद्ध राजवैद्य यांची कैन्या होय हिलाई पाच बहिणीवर तीन भाऊ होते आमच्या आईचा स्वभाव अतिशय मायाळू सोषिक व भिडस्त असत ती नेहमी काही ना काही कामात असावा याची रिकामे बसले तिला कधी आवडले नाही घरातल्या कामातून मोकळी झाली की औषधे गोळ्या वगैरे काही ना काही करण्यात ती घुटलेली असावं आमच्या आईला वैद्यक्रिया फार उत्तम येत असे किती किती वर्षांचे जुने रोग हटकून बरे करी मोफत औषधे परोपकाराचे काम यामुळे आमच्या आसपासच्या दहा बारा खेड्यातील लोक मोठ्या श्रद्धेने याच्याकडे औषध घेण्यास येत सर्व रोग्यांना हो आपल्या खर्चाने व आपल्या हाताने ती औषधे तयार करून देत असे रात्र दिवस वेळी अवेळी केव्हा रोगी आले तरी ला ती कधी कंटाळली नाही तिने लागली सुटून औषध पाणी द्यावयाचे अतिशय गरीब असेल तर त्याला चार आठ दिवस देवडीवर ठेवून घेऊन दोन्ही वेळ आपल्या हाताने पथ्याचे घालावयाचे व औषधे द्यावयाची वायूने बेफाम झालेल्या व वेळ लागलेल्या रोग्यांना ती डागीतही असे या सर्व कामात माझ्या वडिलांची तिला संमती व मदत असे कारण त्यांना हे परोप काम फार आवडे म्हणून याबद्दल होणारा खर्च खुशाल कर हा खरा धर्म आहे असे ते तिला प्रोत्साहन देत वडिलांची मर्जी राखली माझे वडील स्वभावाने अतिशय तापट व करारी होते त्यांच्यापुढे ब्र काढण्याची घरातील कोणत्याही माणसाची छाती नव्हती आमच्या आईने पूर्व वयात बराच जास सोसला पण आपल्या मर्यादेच्या वागणुकीने व वा शांत आणि सोशिक स्वभावाने तिने त्यांची मर्जी सदोदीत प्रसन्न ठेवली होती तिची समजूत अशी असे की बायकांचा देव व गुरु सर्व काही पती आहे म्हणून तिने गुरुमंत्रही माझ्या वडिलांकडून घेतला होता व त्यांचा ती मोठ्या निष्ठेने जप करी खडतर दुष्काळ इसवी सन अठराशे शहात्तर ते सत्याहत्तर सालच्या दुष्काळाने माझ्या वडिलांची फार ओढ झाली होती त्यामुळे एवढ्या मोठ्या परिवाराचा संसार चालविणे दोन चार वर्ष फार कठीण गेले त्यावेळेस तिने मोठ्या धैर्याने दिवस काढले कोणत्याही तऱ्हेची अडचण प्रत्यक्ष आम्हालांना कळू न देता किंवा दैन्याबद्दल आमच्या वडिलांच्याजवळ कधी गाराणे न करता शांतपणे व धीराणे तिने आलेले दिवस काढले ते सर्व भावंडांना अजून स्मरत आहे गोष्टी सांगणारी आई म्हणजेच मैत्रीणच ती आम्हा मुलांशी फार मोकळ्या मनाने अगदी प्रेमळ मैत्रीसारखे वागे दररोज संध्याकाळी पुराणा टपल्यावर आम्ही सर्व मुलांना बोलावून मोकळ्या अंगणात बसे व पुरानातील देवदिकांच्या कथा व काण्या सांगे हे पाहून आमच्या आत्यावाई थट्टेने म्हणत आमच्या उमावणीला वाटते की आपली मुले फारच शहाणी आहेत आपण सांगितलेल्या पुराण्यातल्या गोष्टी त्यांना सगळ्या समजतात एवढाल्या कथा त्यांना काय सांगत बसतेस मोठ्या माणसांच्या सुद्धा त्या लक्षात राहावायला कठीण पडतात तेव्हा ती म्हणे मला त्या कुत्र्या मांजराच्या गोष्टी येत नाहीत मी तरी काय करू तुम्ही सांगा पाहिजे तर पण मला वाटते की चांगले बी आपले पेरीत असावे जशी जमीन मेल तसे ते मूळ या यामुळे निदान आपल्या तोंडाने तरी रोज दर्दकांच्या कथांचा उच्चार होऊन आपल्याला पुण्या लागेल तेवढेच दुसरे काय आम्हाला घडावायचे आहे मनावर कोरलेल्या कथा पण चमत्कार हा की त्यावेळी आम्हा भावनांची वय अनुक्रमे चार सहा आठ दहा अशा वर्षांची होती तरी पण तिने सांगितलेल्या एकूण एक गोष्टी नुकत्या ऐकल्यासारख्या आम्हाला आठवतात नवीन वाचलेल्या व ऐकलेल्या गोष्टींचा विसर पडतो पण आईने सांगितलेल्या या सर्व गोष्टी अगदी कोरल्यासारख्या स्मरणात राहिल्याआहेत